स्कंध अकरावा अध्याय नववा भस्म आणि त्रिपुन लेपन श्री नारायण मुनी म्हणाले ज्या हे शिरोव्रत्र धारण केले आहे त्यांनाच या परविद्येचा उपदेश करावा इतरांना करू नये शिरोव्रताच्या आचारानेच ब्रह्मदेव वगैरे देवता झाल्या सर्व देव हे व्रत करतात शिरोव्रत करणारा सर्व पापापासून मुक्त होतो हे अथर्वण अरण्यास सांगितले आहे म्हणून याला शिरोव्रत म्हणतात त्याची प्राप्ती महत्व होते इतर शाखात या व्रताची वेगवेगळी नावे सांगितली आहेत पण सर्व शाखात हे व्रत एकच आहे सर्व शाखात शिवसंज्ञ आणि सत्य ही वस्तू एकच आहे तसेच ज्ञानही एकच आहे शिरोव्रत शून्य होय हे व्रत पापास दग्ध करते त्याचे उत्तम आचरण करावे अथर्वण वेदाची श्रुती सूक्ष्म आहे त्यातून सूक्ष्म प्रकाशित होतो या व्रताचे नित्य अनुष्ठान करावे अग्निरम ब्रह्मविद्येचा उदय होईपर्यंत संध्या समयी हे व्रत करावे म्हणजे विद्या प्राप्त होते शिरोव्रताने स्नान करणारा जो उपदेश करीत नाही त्याची सर्व विद्या नष्ट होते ब्रह्मविदेचा उपदेश करणारा हजारो जन्म कारुण त्यामुळे ज्या द्विजांनी पाळले आहे, आहे त्यांना उपदेश द्या असे वेदवचन आहे जो पशु असतो तो या व्रताने आपले पशुत्व टाकतो त्रिपुंडधारणाविषयी जा बाल श्रुतीत आदराने वर्णन केले आहे म्हणून ओंकार सहित त्र्यंबकम यजाम हे इत्यादी मंत्राने आणि शिवाय नमहा असे म्हणून त्रिपुंड्र धारण करावा केवळ तीन वेळा ओंकाराचा उच्चार करून हंस शुचिशधा या मंत्राने त्रिपुंड्र लावा त्र्यंबकम आणि ओम शिवाय नमहा इतिलाटे असे म्हणून गृहस्थ आणि मानप्रस्त यानी त्रिपुंड्र चर्चावा मेधावी या मंत्राने ब्रह्मचार्याने त्रिपुंड्र धारण करावा ब्राह्मणाने नित्य अनुष्ठान करावे वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेले भस्म देहास रुद्रलिंगाची पूजा करावी पंचाक्षर मंत्राचे उच्चार करून ललाट हृदय बाहू या ठिकाणी भस्म लावावे त्रियायुष आणि मेधावी मंत्राने ब्रह्मचार्याने आणि शिवाय नमहा मंत्रा ने शूद्राने भक्तिपूर्वक त्रिपुंड श्रेष्ठ है अग्निहोत्री अग्निपुर भस्म घुद्ध पत्र हाथ पै धन आचमन करावे भस्म घेन पांच ब्रह्म मंत्री तीन प्राणायाम करावे अग्नि तिरी भस्मा ने अभिमंत्रित कर त्यास सात मंत्र्यांनी तीन वेळा अभिमंत्रण करावे ओम आपो ज्योती असे म्हणून करावे भस्मल्यामुळे मनुष्य पापरहित होतो नंतर महाविष्णू आणि वरुण यांचे ध्यान करावे, करावे। भस्मात पाणी घालून कालवावे शंकराचे ध्यान करावे मस्तकावर भस्म उडवावे ब्रम्हभूत होऊन त्याचेच पुन्हा ध्यान करावे ललाट वक्ष स्कंध या ठिकाणी आपल्या आश्रमाप्रमाणे मंत्रोक्त मध्यमा अनामिका अंगुष्ठा यांनी भस्म आणि त्रिपुंड्र लेपन करावे अध्याय नववा समाप्त